आपल्या आयुष्यातील एखाद्या मंगल प्रसंगी किंवा आनंदाच्या प्रसंगी तो यशस्वी होण्याच्या उद्देशाने आपण आपल्या कुलदेवतेला आवाहन करतो येण्याचं आमंत्रण देतो तसा आवाहन ज्ञानेश्वरांनी अत्यंत भक्तिभावाने या गीतामध्ये पांडुरंगाला केलेलं आहे या गीताची दोन वैशिष्ट्य आहेत एक म्हणजे या गीतामध्ये फक्त आवाहनच आहेत आणि त्यामुळे परमेश्वराला उद्देशून सगळी संबोधनच वापरलेली आहेत या संबोधनाच्या संख्येवरून आणि परत परत वेगवेगळ्या रूपांनी केलेल्या आवाहनांवरून आवाहनांमागची भक्ताची कळकळ ही आपल्याला प्रतीत होते हे जसं या गीताचं वैशिष्ट्य आहे त्याप्रमाणे परमेश्वराला मराठी भक्त नेहमी आईच्या ठिकाणी मानतो हे याचं दुसरं वैशिष्ट्य आहे काही विदेशी संत आपल्याला परमेश्वराला पितृस्थानी मानताना दिसतात काही इस्लामी संत आपल्याला परमेश्वरा प्रेयसी ठिकाणी मानता दिता जे परमेश्वराला अ परमेश्वरा मातृस्था मानता अतिशय महत्वाच माता हिसुद्धा सृजना की देवता है परमेश्वर हि जर सृजना की देवता है कि आकांक्षत यह विश्वाच निर्माण वेदांधे वर्णन अस है कि एकाकी न रमते पैयादा परब्रम्ह एकट होते कर्मेनासल सईक्षत सा म्हणून त्यांनी इच्छा व्यक्त केली की के एकोहम बहुश्याम आपण एकटे आहोत अनेक व्हावं आणि त्यामुळे त्यांनी परमेश्वराची निर्मिती केली आणि त्यातून त्याची वेगवेगळी नावं प्रचलित झाली एकम सत विप्रा बहुधा वदंती अग्निम यमम मातरी माहु ते सत एक असलं तरी त्यांना वेगवेगळ्या नात्यांनी संबोधलं जातं त्याप्रमाणे इथे विठ्ठल एक आहे पण वेगवेगळ्या नावांनी या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी ताना संबोधलं आहे आवाहन केलेला आहे आणि अतिशय तातडीने त्याला बोलावलं आहे विठ्ठल कमरेवर हात ठेवून पितांबर नेसून रत्नजडीत मुकुट परिधान करून उभा आहे त्याच अवस्थेत तसाच धावत येण्याचं आवाहन ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे माझे कृष्णा कृष्णाई माझे कृष्णाई का माझे कृष्णा ई माझे कृष्णा ई का विश्वरूप विश्वंभरे कमळ नयने कमळा करेव विश्वरूप विश्वंभरे